त्याप्रमाणे आद्य हा शब्द उच्चारल्याबरोबर तिथे अनादे आहेत नित्य आहे सत्य आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर असल्याच पाहिजे आद्य शब्दाचा अर्थ असा आहे पहिल्यांदी असले त्याला काय म्हणायचं आद्य मग आता याचा अर्थ असा होतो जे पहिल्यांदी आहे असं एकदा स्वीकारलं की नंतर काहीतरी आहे असं स्वीकारावं लागतं त्या अर्थी पहिल्यांदी काहीतरी आहे असं स्वीकारलं त्या नंतर काहीतरी आहे असं स्वीकारावं लागतं मग नंतर जे काहीतरी आहे असं ते आहे का भास एवडा एकदा कि नंतर जे है तो सग भास्त पहल जे है तो फिर है नर है सगत आता आत्मा जो है तो पहल है शरीर जे है मे ना जे है तो मी है नर है मी नहीं जो मी नहीं तो नसल तरी सु जे मीन आहे ते नसलं तरी चाल सगळ्यांनी एकमताने सांगायचं वक्त्याचं नसू दे आमच्या असल्याच पाहिजे सगळीकडे असं तऱ्याची वाटणी असते काय म्हणजे इतक्या झोकात सांगतात तुमचं जाऊ दे आम्हाला वाटतं ते पाहिजे अशी वाटणी असते आणि वाटण्याचं कारणच आहे की एक नुसतं शब्दाने कळलेलं आहे शब्दाने आम्ही कळलेलं नाही मी मानलेलं का मानलं श्रद्धा आहे म्हणून मानलेला आहे आणि ते शब्दा असं की एक मेव असतो फक्त आत्मा आद्य आद्य शब्द समजावून घेता ना ठिकाणी गेलो तुम्ही तीनशे वर्षाची एक संस्था त्या संस्थेत गेल्यानंतर एक फोटो लावलेला पाहायला त्या संस्थेचा जे आत्ता विद्यमान चालक होता त्यांनी मला समजावून सांगितलं हे आमच्या संस्थेचे आद्य संस्थापक मी म्हटलं हे कुठे आहेत म्हणजे डॉक्टर काय प्रश्न विचारता तुम्ही तीनशे वर्षाची संस्था आहे ते कशी असती आता ह्या आद्याचं काय झालं हा जो आद्य आहे त्या आद्याचं काय झालं तो आद्य संपता हा जो आद्य आहे तो आद्य संपत नाही एक देशमुख कुलवृत्तांत नावाचं एक प्रकरण त्यात एक आद्य पुरुष आहे देशमुखांचा कोण आहे आद्य पुरुष कोणाला आद्य म्हणतात देशमुख कुलावृत्तांतात आद्य कोणाला म्हणतात त्याच्या पलीकडे सापडत नाही ज्याच्या पलीकडे सापडत नाही तो आद्य पुरुष खरंच आद्य असतो खरं आद्य नसतो तो त्याच्या पलीकडे काही कळतच नाही कोण आहे म्हणून म्हणून वेळ सापडला त्याला म्हणायचं आद्य सिंदूर आदर आहे त्याला आद्य म्हणा आणि तिथून पुढे आमची जी परंपरा आहे ती परंपरा चालू त्याला एकदा आद्य म्हटलं की आमचं काम संपलं अशा तऱ्हेचं हे आद्य नाही आद्य शब्दाचा अर्थ आहे मूळ मूळ शब्दाचा अर्थ आहे स्वयंभू स्वयंभू शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश काश एकमेव अद्वितीय असं जे काही अनादिनित्य सत्य आहे ते त्याला म्हणतात आद्य आणि ते मी आहे फार मोठी झेप आहे फार मोठी ते मी आहे ही मोठी झेप आहे आणि अशी मोठी झेप घेतो त्याला साधक असं म्हणतात मोठी झेप घेतो त्याला साधत असं म्हणतात आणि बारीक बारीक उड्या मारतो तिथल्या तिथल्या नाचतो अशा गोष्टींनी साधना ज्याला म्हणतात की साधना शक्य नाही मोठी झेप आहे फार मोठी झेप आहे आणि अशी मोठी झेप देण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्या प्रत्येकाला ती क्षमता विकसित करता येते जर विकसित आपण ती केली तर पोटेन्शियल ज्याला म्हणतात ते आपलं प्रत्येकापाशी आहे एक जण असं नाही की ज्याच्यावर जे नाही ते क्षमता नाही पण पुरेशी क्षमता आपण वापरत नाही आणि पुरेशी क्षमता वापरली नाही तर कारखाना तोट्यात चालतो आमच्याकडे साखर कारखाने आहेत रोज दहा हजार टन ऊस गाळण्याची त्याची कॅपॅसिटी असते क्षमता रोज दोन हजार टन गाळल्याचं काय होईल त्या कारखान्याचं काय होईल कारखान्याचं वाटण होत नाही त्याचा हे जो कारखाना आहे त्या कारखान्याची क्षमता मृक्षाकडे झेप घेण्याची आहे ती झेप न घेता ती झेप न घेता जर तो कारखाना पुरेशा क्षमताने वापरला नाही तर हाही कारखाना तोट्यात चालेल आणि पुन्हा कारखाना चालवण्यासाठी दुसऱ्या देहात जाऊ लागेल आणि ते मॉडेल कसलं असेल सांगता येत ते मॉडेल कोणतं असेल हे काहीही सांगता येणार नाही मनुष्य शहराचाच मॉडेल मिळेल अशी खात्री नाही सगळे विचार एवढा पण आपल्याला हे सगळं समजावून घ्यायचं आणि इतकं समजावून घेतलं की आपली चतुस्त्री जे आहे चतुश्रुती बरोबर ज्या प्रमाणात तिचा अभ्यास झाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात अभ्यास होईल आणखी एक विचार आहे हा कितवा एपिसोड आहे हो? हा जो आहे ते वर्तलेल्या समोर हा कितवा एपिसोड आहे ह्या एपिसोडच्या भाषेत बोलायला गेल तर लक्षावधी एपिसोड आजपर्यंत ह्या जीवाला जीवाचे झालेले आहे आणि ह्या एपिसोड जो थांबवला नाही जागच्या जागी अनेक एपिसोड होतील मग रोजचे एपिसोड बघून हा एपिसोड थांबण्याची शक्यता आहे का एपिसोड क्रमांक एकशे वीस एपिसोड क्रमांक एकशे असे एक एपिसोड बघून हा एपिसोड थांबण्याची शक्यता आहे का मग त्याचं उत्तर जण हे असेल की उद्यापासून सगळे एपिसोड बंद केले पाहिजेत हा ब्रह्मसूत्राचा निर्णय आहे आणि असे निष्कर्ष असे निर्णय आम्ही इथून घेऊन गेलो तर ह्याला काहीतरी सार्थक का? आणि असे जे निर्णय घेतले नाहीत तर एपिसोडमागून एपिसोड चालू तेही चालू आणि हेही चालू असं दोन्ही सतत चालू राहणं हेच जर उद्दिष्ट असेल तर ब्रह्मसूत्र ऐकून मग जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा होणार एकमेव दुसऱ्या आत्मावा हे जमे असेल आता हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मासंबंधी आणखी काय विचारात ब्रह्म अपूर्वम मनोपरम अनंतरम अवायम संस्कृतीवरून सुरुवात करूया त्याचा अर्थ मला सापडत नाही आता समोर आता हे जे ब्रह्म आहे की जे ब्रह्म मी येण्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते जे ब्रह्म आहे त्याच्यापूर्वी काहीही नव्हतं आता पुन्हा ते सांगायचं त्याच्यापूर्वी काहीही नव्हतं आता त्याच्यापूर्वी काही नव्हतं म्हणणं काय आणि ते आद्य म्हणणं काय दोन्हीचा अर्थ काय होतो सारखाच था। आहे बरं त्याच्यानंतरही काही नव्हतं त्याच्यापूर्वी काही नव्हतं त्याच्यानंतरही काही नाही म्हणजे आहे ते काय जे आहे ते काय जे आहे ते सगळं कल्पित आहे ते आहे ते सगळं माईक आहे आणि माईक शब्दाचा अर्थ आहे असत विलक्षण अनिर्वचनीय असं ते आहे असा त्या संबंधी एकदा निर्णय करून घ्यावं आणि पुढचा निर्णय अनंत अंतर अंतरम अवायम की आत्मदेच आहे आणि बाहेरही आत तेच आहे आणि आत बाहेरही तेच आहे आता एवढे तीन निर्णय झाले की आपल्या आपल्या संबंधी आपल्याला अभ्यास करायला हे निर्णय फार सोपनिषद ईशावास्य उपनिषदात आहे तदेजती तन्नजती तद्दूरे तद्वंतिके तड़ तदंतरस्य तड़ सर्वस्व तदुसर्वस्व्याचे बाहेर आह आता हे उपनिषदाचा मंत्र ईशावास्याचा मंत्र आम्हाला सांगतो कि ते दूर आहे ते जवळही ते जात ते जातही नाही आणि आता से संबंधित मुद्दा आत बाहर तेज भर आता आज विचार किया आत्मज्ञाट बाहर शोध घवा आत शोध घवा दोगीको शोध घवा कुछ ही शोध घे क्या क्या इतके सगले पर छोटे उत्सव है तो खरा है कुछ शोध कारण नित्य प्राप्तचा शोध घेण्याचं कारण शोध घेण्याचं कारण काय पण तरी आम्हाला खटपट करण्याची बरोबर मग आता आत आहे का बाहेर आहे ही जी शब्द योजना आहे मुळात आत आणि बाहेर ही शब्द योजना एक तर देहा सापेक्षा आहे किंवा एक जगात सापेक्षा आहे एक देहाच्या आत किंवा बाहेर किंवा शरीराच्या आपल्या जगाच्या आत किंवा नाही ही जी शब्द योजना आहे त्या दोन गोष्टी गृहित धरलेल्या की एक शरीर आहे आणि शरीर या जगामध्ये आहे माझं शरीर ह्या जगामध्ये आहे अशा दोन गृहित कृत्यांवरती हे सगळं आधारलेलं आहे आणि हे दोन गृहित कृत्य इतकी मजबूत आहेत आमच्या मनात छान म्हणून बसलेली की माझं शरीर नावाची एक वस्तू आहे आणि हे शरीर ह्या जगामध्ये आहे आणि या शरीराला या जगामध्ये राहायचं हे गृहित कृत्य आहे आता हे गृहित कृत्यचं नीट तपासून पाहिली आणि गृहित कृत्याच्या बरोबर नाहीत असं आपल्याला समजून आलं तर आत आणि बाहेर हे जे दोन भाग आहेत आत आणि बाहेर हे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार त्याचं खरं स्वरूप काय ते आपल्याला समजायला नेहमी प्रश्न विचारत असतो एक अशी कल्पना करा की गाव आहे त्या गावामध्ये कुंभारकी आहे कुंभारकी शब्द असतात जिथे मडकी तयार होतात अशी जी गावाची जा भाग त्याला म्हणतात कुंभारकी कुंभारकीमध्ये एका कुंभाराने शंभर मुडकी बांधली असलेल्या स्पेसमध्ये किंवा आकाशामध्ये मुडकी बांधली त्या मुडकी बांधून आतमध्ये आकाश भरलं प्रश्न आहे शंभर मडकी कुंभाराने तयार केली आता असलेल्या आकाशामध्ये किंवा स्पेसमध्ये आता स्पेस शब्द असा नवीन वाटत मॉर्डर्न काय काय आकाश म्हटलं की जुन्या काय ठीक आहे आपलं काय बिघडत नाही स्पेस म्हणा किंवा आकाश म्हणा आता असलेल्या स्पेसमध्ये शंभर मडकी त्यांनी उभारली तर मडकी तयार करून स्पेस हात धरली मडकी तयार करून स्पेस भरली नाही असलेल्या स्पेसमध्ये स्पेस मडकी भरली आता समजा शंभर ते शंभर मडकी फुटली स्पेसमध्ये काय फरक पडला स्पेसमध्ये काही फरक पडला नाही मडक्याच्या निमित्ताने घटामधली स्पेस असं एक उघडच नवीन प्रकरण कारण नसताना मडक्यातला आकाश असा एक नवीन काहीतरी शब्द योजना तयार करावी लागली वास्तविक मडक्यातला आकाश असा काहीही प्रकार अस्तित्वात नाही मडकं नव्हतं तेव्हा ते तसंच होतं मडकं असतानाही ते तसंच होतं आणि मडकं गेल्यानंतरही आकाश तसंच राहणार आहे त्यामुळे मडक्याच्या आत आणि बाहेर ही नुष्टी कल्पना आहे मडकं सापेक्ष कल्पना आहे मडक निरपेक्ष कल्पना करण्याची जरूरच नाही कारण मडक निरपेक्ष आकाश होतं आहे आणि आहे तुन्हा शब्द चुकला आहे आहे आणि आहे तिन्ही ठिकाणी ते आहे तसंच ह्या जगतासंबंधी आहे आता मडक्यासंबंधी समजून याला सोपं झालं ही पृथ्वी जेव्हा नव्हती तेव्हा पृथ्वीसुद्धा स्पेसमध्येच आहे पृथ्वीसुद्धा जसं मडक एक स्पेसमध्ये आहे तशी पृथ्वीसुद्धा ते स्पेसमध्ये आकाशामध्येच आहे पोकळीमध्ये अनंत पोकळीमध्ये आहे जी पृथ्वी नव्हती तेव्हा पोकळी आहे पृथ्वी आहे तरी पोकळी आहे पृथ्वी नष्ट झाली तरी पोकळी आहे म्हणून आत आणि बाहेर या नुसत्या आमच्या मनाच्या काळपणा आहेत नुसते खेळ आहेत वास्तविक आत आणि बाहेर असं काहीही नाही पण जोपर्यंत तुम्हाला ना आम्हाला काहीतरी आत आणि बाहेर वाटतं तो पण असं समजावून सांगावं लागतं की ब्रह्म आता आहे आणि बाहेर म्हणजे तुमचे आमचे जे गैरसमज आहे तुमचं आमचे जे भ्रम आहे ते भ्रम गृहीत धरून शब्द योजना करावी लागते साधकाला सांगावं लागतं की तुझ्या आताही ब्रह्म आहे तुझ्या बाहेरही ब्रम्ह आहे त्या जगातही ब्रह्म आहे जगाबाहेरही साधकाला समजावून सांगण्याची एक पद्धत आहे नाही आता वास्तविक असं समजावून सांगण्याची गरजच नाही कारण हा तरी बाहेर ज्या शब्द योजना सिद्ध होत नाही आणि अशा तऱ्हेचा सतत विचार करणं याला साधना असं म्हणतात अखंड विचार असा तऱ्हेचा जागा ठेवणं याला साधना असं म्हणतात आणि ही जी साधनेची झेप आहे जी साधनेची उडी आहे ती साधनेची झेप घेण्याची क्षमता इथे जमलेल्या प्रत्येकाजवळ आहे पण आमच्या झेप आणि उड्या शेल लागला की उड्या पडतात आता अशा तऱ्हेच्या ज्या उड्या आहेत त्या उड्या पडण्यापेक्षा अशा तऱ्हेच्या उड्या ज्या आम्हाला बरोबर घेता आल्या अशी जे ध्वेद घेता आली तर त्यातून पुष्कळ गोष्टी निर्माण होतील एक मग आता आपलं चाललंय आत आणि बाहेर हे दोन सापेक्ष कल्पना आहेत आणि आत बाहेर हे उपाधी सापेक्ष कल्पना आहे देहाची उपाधी आणि जगताची उपाधी दोन महिने असल्यामुळे निरपेक्ष व्यापक आहे दोन गोष्टी फार महत्वाच्या ब्रह्म हे निरुपाधिक असल्यामुळे ते निरपेक्ष व्यापक आहे त्याला विभो असं म्हणतात विभो निरपेक्ष व्यापक आता घटाकाश हे सापेक्ष व्यापक झालं मठाकाश हे सापेक्ष व्यापक झालं पण महाकाश हे निरपेक्ष व्यापक आहे असे विचार केला तर ते व्यापक आहे ते मी आहे आणि असा विचार केला की के आपला व्याप वाढवण्याची गरज नाही असंही ठरत आणि आपला व्याप वाढवण्यामागे कोणाचा तरी अडथ येतो असा सुद्धा विचार याचं कारण नाही किती पद्धतीने माणसं आपला व्याप वाढवत असतात थोडासा विनोदाचा प्रश्न आहे कीर्तीच्या रूपाने आपला व्याप वाढतो अनेक वेळा कीर्तीच्या रूपाने आपला व्याप वाढवण्याचं एक साधन आहे स्वराच्या रूपाने व्याप वाढल्या तर परवडणार नाही मग व्यवसायाचा एक व्याप वाढवा हे ठीक आहे किंवा आपल्या कीर्तीचा व्याप वाढावा असं वाटतं या कीर्तीचा व्याप वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या खटपटी करतो त्याचा विचार केला तर ह्या सगळ्या खटपटी बंद होतील आणि मग माझ्या कीर्तीचा व्याप वाढत नाही याचं जे दुःख आहे ते दुःख होणार आहे उदाहरण सांगतो कॉलेजातली मुलं शाळेतली मुलं टिपला जातात रायगडावरती तिथे शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे तिथे नाव देऊन जातात स्वतःच शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरती श्री कृष्ण जातात हे देशमुख नाव देऊन ठेवलं कशासाठी देऊन ठेवलं एकच कारण आहे मी मुरगुडपुरताच सीमित असता कामा नाही कुठे कुठे गेलं पाहिजे मुरगुडपुरताच मी सीमित काय म्हणून असावा मग कशाच्या रूपाने माझं नाव सगळीकडे व्हावं कशाच्या रूपाने माझी व्याप्ती वाढावी तर अशा पद्धतीने व्याप्ती पाडावी पण केव्हा भूभ्रमा समजायला वेळ लागणार मी श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख असं नाव लिहिलं की काही बंगालवादला माणूस आला त्याने वाचला श्रीकृष्ण दातात ते देखील त्याला काय बोध होणार आहे त्याला काय माझं भाव माहिती आहे किंवा माझं नाव माहितीये ते नाव वाचून त्याला बोध काय होणार आहे काहीही बोध होणार नाही त्याच्या दृष्टीने कोणतंही नाव असलं तरी अर्थ तोच आहे तरी मला वाटत की माझं नाव वाचावं पेपरमध्ये माझं नाव यावं आणि असं जर आलं नाही तर मला एकट्याला खड्यासारखा दूर ठेवलेला आहे अख्या फजित्या आम्ही करून घेतो आणि माणसाचं एक लक्षण आहे सर्व तऱ्हेच्या फजिती करून घेण्यात पटत असलेल्या प्राण्याला माणूस असे म्हणतात माणसाची एक व्याख्या आहे अशा माणसाच्या व्याख्या आपण एक एक करून गेलो की आपण किती प्रकाराने स्वतःचीच फजिती करून घेतो ते आपल्याला कळेल व्यापक निरपेक्ष व्यापक असल्यामुळे आत्मरूपाने मी निरपेक्ष व्यापक असल्यामुळे कोणत्याही पद्धतीने व्याप वाढवण्याची आवश्यकता नाही असं एक आत्मने रुजलं तर व्याप ज्यांच्यामुळे वाढत नाही किंवा व्यापाला जे विरोध करतात त्यांच्याबद्दल आम्हाला जो राग येतो तो राग येणार नाही निवृत्तीनाथ निरपेक्ष व्यापक आहेत निवृत्तीनाथ निरपेक्ष व्यापक जय जय औषध उदारे प्रसिद्ध आहेत अनवर आनंद निवृत्तीनाथ प्रसिद्ध आहेत म्हणतात खरंच प्रसिद्ध आहेत किंवा निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ खरंच प्रसिद्ध आहेत का ब्रह्मरूप निवृत्तीनाथ प्रसिद्ध अरे त्याचं उत्तर फार सोपं जे ब्रह्मरूप निवृत्तीनाथ एक प्रसिद्ध आहे नाही तर इरवी निवृत्तीनाथांचं नाव महाराष्ट्रात सुद्धा कित्येकाना ठाऊक नाही मग तरीच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जय जेव शुद्ध उदारे प्रसिद्धे अनवर्धानंदे वर्षदिय विषय गारे मिठी इत्यादी इत्यादी मग ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना प्रसिद्ध म्हणतात प्रमाण काय प्रमाण एकच आहे ते ब्रह्मरूपाने प्रसिद्ध आहे आणि मी ब्रह्मरूप असेल तर ते जेवढे प्रसिद्ध आहे तेवढाच जे प्रसिद्ध आहे त्यामुळे माझ्या व्याप्रसिद्धीचा व्याप वाढवण्याची आवश्यकता नाही आपला नावलौकिक झाला पाहिजे अशी खंत बाळगण्याची गरज नाही आणि अशी नावलौकिक झाला नाही तर पुढचं आता ज्याचं त्याने आपापलं ठरवावं आपलं काय काय आतमध्ये होत ते सगळे ह्या विषय आपल्याला असे समजून घेतात मी निरपेक्ष व्यापक आहे हे जर मला कळलं तर क्षुल्लक जी त्या क्षुल्लक व्याप्तीसाठी आपलं जे काही चाललेलं असतं ते चालणार नाही पुढे म्हणतात अयम आत्मा ब्रह्म सर्वांयम आत्मा ब्रह्म हे एक महावाक्य आहे आणि अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य असं सांगतं की हा जो आत्मा आहे तोच ब्रह्मरूप आहे अयम म्हणजे हा आत्मा म्हणजे दे देहसापेक्ष जो आत्मा आहे आपण आत्मशुद्ध वापरतो तर देहात कोंडलेला ब्रह्माला आत्मा असं म्हणतात हरी आठवड्या देहात कोंडलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात कोणला गेलंय का खरच खरंच कोणलं गेलेलं नाही मग देहात सापडलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात हेही बरोबर नाही देहात मी अडकवलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात हेही बरोबर नाही कारण जीव रूपाला ब्रह्म कशा तरी अडकवणं शक्य नाही असं भरभर भरभर भर विचार आपल्याला येत जातात आणि असे विचार सुसंगत विचार वेदांत असे येत गेले की त्या साधनामध्ये जो आनंद असतो ते एक साधन फार सुंदर साधन असतं ते आणि या साधनातून एक निष्कर्ष निघून जातो की अयम आत्मा हा जो आत्मा आहे तोच ब्रह्मरूप आहे आणि असं एकदा की सोहम काय तत्वमसी काय आणि अयमात्मा ब्रह्म काय चारी महावाक्य आहे चारी महावाक्यांचं तात्पर्य प्रज्ञान ब्रह्म असं आणखी एक महावाक्याचं तात्पर्यच आहे आणि हे वाक्य असं सांगतं अयमात्मा ब्रह्म हे जे वाक्य आहे ते वाक्य नुसतं स्तुती वाचक नाही ते कोणतं कर्म सांगण्यासाठी केलेलं नाही मूळ जे आपलं चाललंय ते असं चाललंय स्तुती नाही कर्म करण्यासाठी कर्माचं एखादा अंग अशा अर्थाने सांगितलेलं नाही तर निश्चित ते वाक्य ज्ञान आहे कारण जिथे आत्मशब्द आला तिथे सच्चदानंद आले आणि असा जो आत्मा आहे तोच ब्रम्हरूप आहे ब्रह्मवेद अमृतम पुरस्कार अयम आत्मा ब्रम्ह सर्वनुभू की जो सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे जो सर्वांना मी या रूपाने सतत जाणवणारा विषय आहे पण मी या रूपाने मला जे जाणवतं ते मात्र देहाशी संबंधित असतो आणि देहाशी संबंधित असल्यामुळे मी उंच मी गुटखामी काढा मी घोरा मी देखणा मी ग्रुप इत्यादी इत्यादी पद्धतीने हा मी नाचा लागतो सतत त्यावेळेस जो खरा मी असतो त्याच्या हातमधला तो खरा आम्ही कुठंतरी दौडून जातो आणि ही जो नाचायची बंद होऊन जाईल त्याच वेळेला खऱ्या मीचा अंदाज येईल आणि या खरामीचा अंदाज लागल्यानंतर तो खरा मी आहे असा एक वेळा अनुभव येईल देहाच्या आधाराने जगणारे जे आम्ही त्यांची देहावर फरफट निघाल्याशिवाय हा चांगला शब्द आहे फक्त आणि अनेकांच्या अनेक वया देहाबरोबर फरफट निघते मनाबरोबर निघते तरी सुद्धा ती फरफटच आम्हाला जुन्याकडे कविता होती पदू आजारी मऊजहीचं वाटेभारी लहानपणा आणि त्यावेळी काय मनुका बेदाना वगैरे खायला म्हणून त्या कवीने तसं म्हटलं पडू आजारी मऊ दहीचं वाटेपारी पण ठीक येते मनुका बेदाना खाण्यापर्यंत जायचं पण ठीक आहे साधी सर्दी पडसा खोकला तो पण ठीक आहे मऊजहीचं वाटेधारी आणि पुढे काहीतरी भयंकर राहिल्यावर काय होईल तसंच आहे आम्हाला ते बारीक सारीक जे भौरोगाचे सारी जे असतात ते आम्हाला विशेष त्रासदायक वाटत नाही पण मोठे भोवरोगाचे तडाके बसल्यानंतर मग मात्र असं वाटतं की हा आजार आपल्याला नसावा मग हा आजार नसावा असेल तर वैद्य असावा मग वैद्य कोण असावा हे वैद्य असावे इथे हे वैद्य ते वैद्य आपल्यासमोर असावे पुढे म्हणतात ब्रम्ह वेदन अमृत पुरस्था अमृत आहे आणि ब्रह्म पुरस्तात आहे पुढे आहे आत आहे बाहेर आहे उत्तरेला आहे दक्षिणेला आहे वर आहे खली आहे हरिची या किती सोपं झालं हरिची या दासा दिशा संतांनी सांगून टाकली आणि हेच वाक्य उपनिषदात या पद्धतीने आपल्या समोर सांगितलं म्हणून ते वाक्य असं सांगतं अमृतम आता एक मुद्दा आपल्यासाठी विचारायचा की ब्रह्म अमृत आहे आणि ब्रह्मा आत आहे बाहेर आहे वर आहे खाली आहे डावीकडे उजवीकडे दक्षिणेला उत्तरेला इतकं सगळं सांगण्याचं एकच कारण आहे ते व्यापक सगळीकडे धरून राहिलेलं आमच्या लक्षात यावं म्हणून म्हणून मी ब्रह्माकडे कधीही पाठ करणं शक्य नाही आमचं सध्या प्रॉब्लेम ब्रह्माकडे पाठ केले हे माणसाकडे पाठ करता येईल एखाद्या प्रसंगाकडे पाठ करता पण ब्रह्माकडे पाठ करता येणार नाही तुम्ही जिकडे पाठ कराल तिकडे जा। ते आहे आणि जिकडे तोंड कराल तिकडे सुद्धा आहे हे सगळे निर्णय आहेत हे सगळे निर्णय जे आम्हाला सांग लक्षात घेतले तर उत्तरेकडेच काही खास आहे असं नाही किंवा पूर्वेकडेच काही खास आहे असं नाही दक्षिणेकडे काहीतरी बिघडत असंही नाही दक्षिणेकडे बिघडत असं वाटतं कारण आहे की दक्षिणेचे एक अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आम्हाला नामंजूर आहेत म्हणून तिकडे बघायचं नाही पण हे जे दक्षिणेचे अध्यक्ष तेच नचिकेतचे गुरु आहेत आता जे सद्गुरु रूप आहेत यमदेव त्या यमदेवांची आम्हाला भीती वाटावी यामध्ये काय झालं आम्हाला गुरूंची भीती वाटते असा त्याचा अर्थ होतो आणि जो त्याला काय मिळणार आहे ह्या जगामध्ये असा प्रत्येका प्रश्न निर्माण होतो पण काही अशा परंपरा आमच्याकडे पडून गेलेल्या आहेत या परंपरेमुळे आम्ही इकडे काहीतरी आहेत तिकडे काहीतरी नाही अशा पद्धतीच्या कल्पना करून बसतो आणि त्या कल्पनानं जाऊन बसल्यानंतर अगदी दक्षिणेकडे तोंड करून काहीही करायचं नाही अशुभ असते ओवाळायचं सुद्धा नाही आणि ओवाळा जर चुकून दक्षिणेकडे तोंड करून बसला तर समजायला हरकत नाही की बोलणी खावी लागणार अमृत पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म आता ब्रह्म अमृत आहे आणि अमृत शब्दाचा एक आला की अज आजर, अजराणे जसा आता ते मगाचा आहे सत त्याचा ज्या क्षणी अमर असा शब्द येतो त्या क्षणी आधीचे दोन फिकार ब्रह्म अज आहे अजर आहे आणि सा, का सांगावं लागलं असं हे अज अजर आणि अमर असं का सांगावं लागलं एकच कारण आहे सगळ्यांना असं वाटतं की देहा मी देहाबरोबर जन्माला आलेलं आहे मी देहाबरोबर म्हातारा होत आहे आणि देहाबरोबर मी जाणार आहे अशा तीन समजुती सर्वांच्या अत्यंत घट्ट असल्यामुळे ब्रह्म आजा आहे अजर आहे आणि अमर आहे असं सांगायची पाळी आली नाही तर असं सांगायची गरज नाही ते ब्रह्म मी असल्यामुळे मी जन्माला आलेला नाही आणि मी जन्माला आलेलाच नसल्यामुळे मी म्हातारा होणार नाही आणि मी म्हातारा होणार नसल्यामुळे मरण्याची शक्यता नाही त्यामुळे माझा वाढदिवस साजरा करण्याची आवश्यकता नाही इतकं घरातल्या लोकांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्लेला असताना माझा वाढदिवसाचा दिवस सुद्धा लक्षात घ्यायचा राहत नाही जास्त दुःख होण्याची गरज नाही असे सगळे पुरसे येतात जे तो पण आम्ही त्यांच्या मुलांचे वाढदिवस लक्षात राहायला लागतात हो हॅपी बर्थडे आणि आमचे वाढदिवस हळूहळू विसरायला होतात मग इतक्या खस्ता खाल्ल्यानंतर माझा वाढदिवसा विसरतो माझा वाढदिवस नसताना जन्माला नसतो दहा कशाला आला असता मुलंही म्हणतात बाबा तुम्हीच नसता तर आम्ही कशाला असतो त्यांचं म्हणणं तेच असतं हे एक एकमेकांना पूरक गोष्टी चालत आले आणि अशी जे आनंद दुःख आम्हाला आहेत त्या सगळ्या दुःखांचा परिहाराचं सामर्थ्य वेदांत शास्त्रामध्ये आहे त्या आपला जर विचार चाललाय तर ह्या दृष्टीने विचार चाललाय मग आमचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे वर्तमानपत्रात फोटो आले पाहिजेत फोटो पुरस्कार पुरस्कृत स्पॉन्सर बारा बरं पंचवीस पंचवीस फोटो असतात वाढदिवसाच्या निमित्ताने मी नेहमी आमच्या सकाळमध्ये फोटो पाहतो कोल्हापूरच्या माझा कधीही फोटो येत नाही आणि एकदाही फोटो न आल्यामुळे असं वाटतं मी कशाला या गावात राहिलो एक सुद्धा संस्था माझा फोटो प्रसिद्ध करत नाही आणि वाढदिवसाची शुभेच्छा देत नाही आणि याच कारण आहे मी त्यांना काहीही देणार नसल्यामुळे नोकरी देणार नाही कर्ज देणार नाही त्यामुळे माझ्या कि वाढदिवसाची किंमत ठेवून आता अशा तरी ते हे जग आहे ते जगाचे व्यवहार जगाच्या पद्धती जरी चालतात तरी, तरी सुद्धा आम्ही लॅमेंटेशन द्याला म्हणतात की आव्हाय असं माझा वाढदिवस माझा वाढदिवस माझा वाढदिवस हे सांगायचं एकच कारण असतं की अशा तरी अनंत इनोव्हाइटेड दुःख हाक मारून आणलेली दुःख दुःखानं या अशा पद्धतीने हाक मारून दुःख असतात हात मारून आणलेलं दुःख फुगणं हे माणसाचं एक विशेष आहे आणि हे हातमाळून आणलेलं दुःख वेदांतशास्त्राच्या अभ्यासाने एकाही दुःखाला हाक मारण्याची गरज निर्माण होत नाही उलट हाक न मारता असलेले जे दुःख आहे देहदुःख वगैरे ती सगळीच्या सगळ्या दुःखांच्या निवृत्तीची व्यवस्था या वेदांतशास्त्राच्या अभ्यासामध्ये आहे आणि अशा तऱ्हेने सकल दुःख निवृत्ती कारणांसह करून हे साधनेच आपल्या स्वरूपात साधना कशाला म्हणतात तर कारणासह सकल दुःख निवृत्ती याला म्हणतात सगळ्या नादामध्ये इथलं जे आहे संदर्भ तो माझा सुटतोय आणि संदर्भ सुटल्यामुळे पुढचं वाक्य चटकन समोर येत नाही पुढचा एक विचार घेऊया पाच मिनिटामध्ये पुन्हा एक पूर्वविमोशाचा जो धर्म विषय आहे त्या धर्म विषयाला धरून एक थोडा विचारायचा थोडक्यात विचार पडूया की शास्त्रात सांगितलेले जे धर्म असतात त्या धर्माने जे आमचं हित असतं त्या हितामुळे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वाजलं तर आम्हाला सुख मिळतं आणि शास्त्राच्या निषिद्ध पद्धतीने वागलं तर आम्हाला दुःख मिळतं हा विषय अडतीस साव्या पानावर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वाजलं तर सुख मिळतं आणि शास्त्राचं निषिद्ध वागलं तर आम्हाला दुःख मिळतं त्याचा अर्थ असा आहे की आमची जी सुखदुःख आहे ती शास्त्राप्रमाणे वागण्यावरती अवलंबून आहे तर बरोबर आहे व्यवहारच्या दृष्टीने जर मी विहित काम केलं तर मला त्याचं फळ चांगलं मिळेल आणि निषिद्ध काम केलं तर त्याचं फळ मला दुःखरूप मिळेल हे व्यवहाराच्या दृष्टीने बरोबर आहे पण परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर दुःख नावाची गोष्टच अस्तित्वात नाही आणि दुःख नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्यामुळे वेदांत वाक्य जे आहेत ते वेदांत वाक्य ही सुखरूपतेकडे घेऊन जाणारी सुखाकडे घेऊन जाणारी नाही ती वेदांत वाक्य आहेत ते सुखरूपतेकडे घेऊन जातात सुखाकडे घेऊन जात नाहीत आता नियम असा आहे की शास्त्रशुद्ध ज्याला म्हणतात ते शास्त्रशुद्ध आचरण केलं तर तरी पुण्य मिळतं आणि पुण्याचं फळ काय आहे सुख आणि विहित आचरण निषिद्ध आचरण केलं तर पाप लागतं आणि पापाचं फळ आहे दुःख अशा पद्धतीने तुमचं सुखदुःखात्मक जीवन आणि तुमचं आमचं सुखदुःखात्मक जीवन ठरवून जातं पण परमार्थ शास्त्र असं सांगतं की सुख आणि दुःख अशा दोन्ही गोष्टी अस्तित्वात नाहीत सुखही नाही आणि दुःखसुद्धा नाही आहे ते काय आहे फक्त आनंद आहे आहे तो फक्त आनंद आहे आणि हे समजून घेणं आणि समजल्यानंतर त्या पद्धतीने आपली मनोरचना तयार करून घेणं याला साधना असं म्हणतात काही साधना पाठीमागे लागणार उरलेले तिने त्यावेळी साधना नेमकं कशाला म्हणतात की सतत पाठीमागे लागणार की सुख नावाची गोष्ट अस्तित्वात नाही दुःख नावाची गोष्ट अस्तित्वात नाही हे समजून घ्यायचं आणि फक्त आनंदच आहे आणि अशा दृष्टीने आवश्यक ती मनोरचना तयार करून घेणं याला साधना असं म्हणणार याला साधना शेवटी साधनं एक मनोरचना हे फार लक्षात आहे आणि मनोरचना हे विचाराने बनते आणि विचार हे शास्त्रात जसे सांगितले असते त्या पद्धतीने ते विचार म्हणजे बरोबर बसवून घेतले ते एक मनोरचना तयार होते आणि त्या मनोरचनेसह जगणं या जगामध्ये हे साधनेचं खरंच होतं आणि एक वेळा अशी की त्या मनोरचनेतली कृत्रिमता निवडून जाते आणि त्या मनोरचनेला एक सहजता येऊन जाते आणि अशी ती सहजता आली की त्या सहज ते जीवन आहे ते जीवन मुक्ताच जीवन आहे आणि हे सगळ्या कोणत्या एकदा एकदाच केव्हा तरी ह्या बसवून घेतल्या पाहिजे आणि एकदा बसवून घेतला की फार सोपा हो आहे पण बसवून घेईपर्यंत मात्र बऱ्याच त्रासात बरीच खटपट आहे आपल्या अशा दिशेने विचार चाललाय समजून घ्यायचं चा। दुःखदावाची गोष्ट अस्तित्वात नाही दुःख कशाला म्हणतात आणि सुख कशाला अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम अशा दुःखदुःखाची व्याख्या करून आली अनुकूल कोणाला जीवाला का दे हो आत्म्याला अशा पद्धतीने अनुकूल संवेदने सुखम जे अनुकूल संवेदना असते जीवाला होते आणि प्रतिकूल संवेदना सुद्धा जीवालाच होते आत्म्याला काही अनुकूल नाही काही प्रतिकूल नाही कारण आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाही आणि तो मी असल्यामुळे मलाही काही अनुकूल नाही मलाही काही प्रतिकूल नाही मला काही अनुकूल नसल्यामुळे सुख नाही मला काही प्रतिकूल नसल्यामुळे दुःख नाही मग मी आहे मी आनंद रूप आहे जमेल का आता वृद्ध जमेल ही सगळी जी परिभाषा आहे ही सगळी शास्त्र आहे हे सगळं शास्त्र एकदा बसवून घेतलं मग तुकाराम महाराज जे म्हणतात आनंदाचे दोही आनंद तरंग किंवा समर्थ म्हणतात संत आनंदाचे स्थळ संत सुख की केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे ही जी सगळी वाक्य आहेत ही वाक्य आमच्या बरोबर लक्षात येतील ह्याच वेळेला की ज्यावेळेस आत्मरूप जो मी आहे त्याला काही अनुकूल नाही आत्मरूप मी आहे त्याला काही प्रतिकूल नाही प्रति ना कारण आत्म्याशिवाय अनुकूल व्हायलाही कोणी नाही आणि प्रतिकूल व्हायलाही कोणी प्रति आणि काहीही नाही असा आत निर्णय झाला जी स्थिती शिल्लक राहते ती स्थिती आत्मस्थिती असते त्याच आत्मस्थितीला म्हणतात सच्चिद आनंदरूप स्थिती आणि ती स्थिती मी आहे असं एकदा अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञान झालं की जे व्हायला पाहिजे असतं ते झालेलं असतं जे व्हायला पाहिजे असतं ते झालेलं असतं सांभूया जय जय